पुस्तक नैतिक धर्म लेखक महात्मा गांधी वाचक विद्या विद्यापाटील प्रकरण दुसरे आदर्श नैतिकता आजचा नैतिकतेसंबंधीचा दृष्टिकोन फारसा उच्च कोटीचा नाही काहींना असे वाटते की नैतिकता वगैरेची फारशी आवश्यकता नसते इतर काहींचे मत आहे की धर्म आणि नैतिकता यांचा काहीही संबंध नाही परंतु जगातील धर्मांचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की नैतिकतेशिवाय धर्म अस्तित्वातच राहू शकत नाही धर्म बहुतांशी खऱ्या नैतिकतेनव्यापिला असतो जो कोणी नैतिकतेच्या नियमांचे पालन केवळ नैतिकतेकरता करतो तो माणूस धार्मिक आहे असे आपण समजू शकतो रशियामध असे लोक आहेत की ज्यांनी राष्ट्रकल्याणाकरता कर स्वतःला वाहून घेतले आहे असे लोक खरे नीतिमान असतात जेरेमी बँथमण इंग्लंडमधील कायद्याकरिता अनेक सिद्धांत शोधून काढले इंग्रजांमधे शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून कठोर परिश्रम केले आणि कैद्याची परिस्थिती सुधारण्याकरता प्रयत्न केलेत अशा व्यक्तीची धार्मिक म्हणून सहजगणना करता येईल शिवाय केवळ मळलेल्या वाटेवरून चालून भागू शकत नाही हा आदर्श नैतिकतेचा नियम आहे जो मार्ग सत्याचा आहे हे आपल्याला माहीत असते त्या मार्गाचे अनुसरण आपण केलेच पाहिजे मग तो मार्ग परिचित असो वा नसो वेगळ्या शंभात सांगायचे तर जेव्हा एखादे विशिष्ट मार्ग बरोबर आहे योग्य आहे हे आपल्याला माहीत असते तेव्हा न घाबरता त्या मार्गाने वाटचाल करायला आपण सुरुवात केली पाहिजे अशा प्रकारे आपण नैतिकतेच्या नियमांचे अनुसरण केले तरच आपली प्रगती होऊ शकते यामुळेच खरी नैतिकता खरी संस्कृती आणि खरी प्रगती या तिन्ही गोष्टींचे सह अस्तित्व असते आपल्याजवळ जे असते त्याची आपल्याला इच्छा नसते असे आपण आपल्या इच्छा तपासल्या तर आपल्याला आढळून येईल जे आपल्याजवळ नसते त्याची नेहमीच आपल्याला जास्त किंमत वाटत असते परंतु इच्छा दोन प्रकारच्या असतात काही इच्छा स्वार्थ सिद्धीकरता असतात हा इच्छांचा पहिला प्रकार अशा प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे अनैतिक आहे दुसऱ्या प्रकारची इच्छा आपली प्रगती करण्याकरिता आणि इतरांचे आपल्याकडून कल्याण व्हावे म्हणून धडपड करण्याकरता आपल्याला सदैव प्रेरित करीत असत आपण जे काही चांगले करतो त्यामुळे आपण फुगून जाण्याचे कारण नसते आपण स्वतःचे मूल्यान केले पाहिजे आपल्या मनात सतत अधिकाधिक चांगले होण्याची आणि चांगले काम करण्याची आकांक्षा असली पाहिजे अशा प्रकारच्या आकांक्षेकरिता धड़पण्यात खरी नैतिकता असते आपल्याला जर स्वतःचे घर वा कुटुंब असेल तर त्याबद्दल लाज वाटण्याचे काही कारण नाही परंतु आपले घर असेल व त्याचा आपण दुरुपयोग करत असू अथवा आपला व्यवसाय असेल आणि तिथे आपण खोटेपणा करत असू तर आपण नैतिकतेपासून भरकटलो असे समजावे जे करणे योग्य असते ते करण्यात नैतिकता आहे काही उदाहरणाद्वारे आपण नैतिकतेची गरज सिद्ध करू शकतो ज्या कुटुंबांमध्ये अनैतिकता फूट वा असत्याचे वातावरण त्या कुटुंबाच्या नशिबात विध्वंस असतो हे आपल्या लक्षात येईल व्यापार आणि व्यवसायाचे सुधारण घ्यायचे तर सत्याचरण करण्याची गरज नाही असे म्हणणारा एकही व्यापारी सापडणार नाही न्याय आणि सांगुलपणा यांचा प्रभाव बाहेरून जाणवत नसतो हुण मुळातच आपल्यामध चारश वर्षांपूर्वी युरोपमध अन्याय आणि असत्य यांचा बराच बोलबाला होता त्यामुळे लोकांना क्षणाचीही स्वस्थता नसत् नैतिकता नसल्यामुळे तेथी लोकांची अशी अवस्था झाली होती सगळ्या नैतिक नियमांचे सार आपण लक्षात घेतले तर मानवजातीच्या कल्याणाकरता कर काहीतरी करण्यातच खरी व सर्वोच्च कोटीची मानवता आहे या किल्लीने नैतिकतेचा खजिना आपण उघडला तर नैतिकतेच्या इतर सर्व तत्वांचाही शोध तिथे लागू शक या सर्व प्रकरणांच्या शेवटी आम्ही नैतिकतेसंबंधी गुजराती आणि उर्दू कवींच्या काही कविता प्रकाशित करणार आहोत आम्हाला आशा आहे की वाचक या कवितांचे पाठांतर करून त्यांचा लाभ घेतील श्रीयुत मलबारी यांच्या आदमी आणि तेनी दुनिया त्यातील काही उतारांपासून आपण सुरुवात करूया